पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग एकविसावा सन अठराशे नव्याण्णव महाबळेश्वरची स्वारी सन स्ट्रोक युनिव्हर्सिटीत मराठीच्या प्रवेशाचा प्रश्न सन अठराशे साली आम्ही महाबळेश्वरी जाण्याच्या आधी एप्रिलात युनिव्हर्सिटीच्या दोन तीन बैठकी होऊन त्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या वरच्या परीक्षेत मराठी वाङ्मयाचा प्रवेश व्हावा हा प्रश्न काढला होता व त्याची बरीच चर्चा झाली होती तेव्हा वेळाच वेळ करून या समंदाने होईल तितके लिहावयाचे व हा प्रश्न बहुमताने पास करून घ्यावायचा अशा उद्देशाने लिहीने चालले होते हे स्वतःचे काम व दुसरे शुगर बाउंट्रीच्या प्रश्नासंबंधाने लिहिण्याविषयी स्वतःला लिहून आले होते तेव्हा महाबळश्वरी जातेवेळी काही पुस्तकेबरोबर घेण्याकरिता एशियाटिक सोसायटीकडून यादी मागून व तिच्यावर खुना करून ती आणून व पार्सल करून महाबळेश्वरी लवकर पोहोचतील अशी पाठवा म्हणून कारकुडाला सांगितले आणि आम्ही महाबळश्वरी निघून गेलो महाबळुरी फिरणे व कामे चालूच वर्षभर काम करून थकलेल्या मनाला विश्रांती देण्यास मित्रमंडळीच्या सहवासाचा लाभ घेण्यास आणि शरीराला व मनाला सामर्थ्य व पुष्टी देणारे पाणी, ताजी फळे भाज्या वगैरेचा उपभोग घेण्यास महाबळशुरी जावयाचे व त्या सर्वांहुनी स्वतःच्या विशेष आवडीचे सृष्टी सौंदर्य पाहण्यास सकाळ संध्याकाळचा शांत वेळ घालवायचा असे निकतेवेचा मूळ उद्देश होता मराठी वाङ्मय व शुगर बाउंटी ही दोन कामेबरोबर होतीच त्याप्रमाणे सकाळी व संध्याकाळी दोन अडीच तास नेमाने फिराव्या जाण्याचा नित्यक्रम सुरू असे एक वो है गै व अनियमितपणा काय तो जेवणात विश्रांती घेण्याच्या कामात असावा या याठिकाणी कोणाचे काही चालवायचे नाही एखाद्या दिवशी जेवणाला उठण्यासाठी उशीर लागला म्हणून मी जवळ जाऊन म्हणे कितीतरी आज उशीर झाला आहे बाळून फिरून येण्यास आधी जास्त मग त्याच्यापुढे आणखी कामाला कसे बसावा याचे झाला म्हणजे जेवण जात नाही पाणी पाणी होते शिवाय मुलीही भूक भूक म्हणून पुरेसे करीतात आम्ही नाधी मानसे। हे मी म्हणण्याची व काम सांगण्याची एकदम वेळ आली तर उठता उठता म्हणावायचे चला बोआ उठलो रिकामे बसून आयते जेवावायचे आणि तेही वेळेवर नाही उशीर झाला म्हणजे बायकांची जात नाजू त्यांना पित्त होते हे आमच्या लक्षातच येत नाही काम संपले नसेल व उठण्याला उशीर असला तर म्हणावायचे हे पा आम्ही आपली नादी माणसे एकदा कशाचा नाद लागला म्हणजे लागला तुम्ही आमच्या नादी कशाला लागता जेऊन झाले नेहमी आम्ही नाही का आधी जेवीत दिवशी तुम्ही जेवलात म्हणून काय झाले इतकी स्वतंत्रता नसेल तर राणीचे राज्य ते कसे फिरून यायला उशीर झाला हे बोलणे हसत हसत व थट्टेने झाले तरी ते ऐकल्यावर पुढे बोलण्याची प्राज्ञा कोणाची व्हावायची आहे मुलेसुद्धा जागच्या जागी गप्प बसावायची असाच बहुतेक क्रम पहिले दोन आठवडे चालू होता पुढे एकेसकाळी ऊन फार कडक पडले होते व बाहेरून फिरून येण्यास अकरा वाजून गेले म्हणून मी काळजी करीत बसले होते आणि ओळखीच्या दोन तीन ठिकाणी शोधास माणसे पाठविली यावेळी महाबळशाचे साठे काथवटे जठार आधी करून पुण्याची व इतर ठिकाणांची मित्रमंडळी बरीच होती ही सर्व मंडळी दररोज सकाळी पहिल्यांदा आमच्या घरी येऊन व स्वतःला घेऊन फिराव्यात जात बोलता चालता वाटेत किती वेळ गेला हे लक्षात न येऊन घरी लवकर येण्याचा बेत केला असला तरी साडेदहा सहज होत आज रोजच्यापेक्षाही फार उशीर झाल्यामुळे मला काळजी वाटली शोधाच पाठवलेल्या माणसापैकी एकाने येऊन मला सांगितले की मंडळी आताच फिरून येऊन काठोड्यांच्या बंगल्यात बोलत बसली आहे हे ऐकून मी स्वस्त राहील पुढे सुमारे अर्धा तासाने घरी येणे झाले छत्री मिटलेली हातात तशीच कपाळावर व तोंडावर घाम आलेला उन्हाने तोंड नेहमीच लाल होत असे पण आज त्या लालीवर बराच कासरपणा आलेला होता जास्त घाम का आला घरी येण्याबरोबर रोजच्यासारखे कपडे उतरण्यासाठी मी पुढे केले वरचे कपडे काढल्यावर आतील बंडी अगदी पिळून टाकण्याजोगी भिजलेली असून वरच्या फलानीची बंडी ही भिजून चिंब झाली होती ओल्या अंगावर वारा लागेल म्हणून मी भरावर खिडक्या बंद करून घेतल्या व सगळे कपडे उतरून खरखडीत व स्वच्छ टावल्याने सर्वांग पुसून कोरडे केले व दुसरा सदरा अंगात घातला हे आता करीत असताना आज काय बरे होत आहे जास्त थकवा का दिसतो असे माझ्या मनात येऊन मी दोन तीन वेळाजवळ विचारले आज इतका घाम का आला फार लांब जाणी झाली होती का, का फार ऊन लागले म्हणून इतका थकवा आला आहे नेहमीप्रमाणे छत्रीही उघडली नसेल ना हे ऐकून नुसते माझ्या तोंडाकडे पाहिले उत्तर दिले नाही कारण काय उत्तर द्यावे हे सुचत नसल्यासारखे व मन गोंधळल्यासारखे मला वृत्ती दिसली डोळे उघडे होते माझ्याकडे व इकडे तिकडे पाने चालले होते पण आतला पाहणारा आपल्या जागेवर नाही तो आपले काम करीत नाही असे केवळ शून्य दृष्टीने पाने चालले होते वाचलेले समजत नव्हते ना कधीच नाही मग आज असे का हा प्रश्न माझ्या मनापुढे उभा राहून एकदम पोटात धस्त झाले तरी मी बाहेर काही न दाखविता बजावाला हाक मारून दूध कडक करून लवकर असे सांगून तेथेच कोचावर स्वतःचे पाय हळूहळू दाबेत बसले हा वेळेपर्यंत घरी येऊन सुमारे दहा मिनिटे झाली होती तरी वृत्ती जागेवर आली नव्हती पण नेमीचा सवयीनेच काय कोण जाणे टपाल आण म्हणून रॉटच्यासारखी मुलांना हाक मारली मुलांनी टपाल आणेले व ब्राह्मणाने दूध आणेले ते मी निवडून पिण्यास दिले भाऊजींनी टपालापैकी एक पत्र फोडून वाचून दाखविले हे पत्र पुण्याहून वंशाकडून आले होते त्यात पुण्याच्या घरात असलेल्या विद्यार्थ्यांपैकी रामानाथ म्हणून दूरचा आप्ता होता तो प्लेगने लागून वारल्याची हकीकत होती पत्र वाचाव्यास भाऊजींनी आरंभ केला त्यात रामानातूचे नाव व दुखण्याची हकीकत माझ्या लक्षात येताच मी भाऊजींना पत्र पुरते वाचू का, अशा दोन तीन खुणा केल्या पण ते मोठ्याने वाचण्याच्या भरात असल्यामुळे त्यांचे लक्ष तिकडे गेले नाही त्यांनी पत्र तर संबंध वाचलेच पण ही सुदैवाची गोष्ट म्हणावायची की पत्रातील मजकूर स्वतःच्या काही एक ध्यानात आला नाही कारण स्वतः जरा रागाने म्हटले आबा अरे जे काय वाचतोस ते नीट वाच मला काही समजले नाही भाऊजींनी तेच पत्र पुन्हा वाचण्यास घेतले व अर्ध्यापर्यंत आले तो पुन्हा स्वतः म्हटले आज तुला झाले आहे तरी काय असे काय वाचतोस तू वाचलेला एक शब्द देखील समजत नाही उनाने डोक्याचा विकार आज उनाने डोक्याला काहीतरी विकास झालेला आहे असे यावेळी मात्र माझ्या स्पष्ट देण्यात आले व मी भाऊजींवर रागवल्यासारखे करून म्हटले असे काय हो वास्ता। एक वाक्यसुद्धा मध्ये अडल्या वाचून येत नाही अशाने आपली धांदल होते व ऐकणाऱ्यालाही त्रास होतो तिकडे जाऊन नीट पत्र लावून या व मग वाचून दाखवा जा उठा असे मी मोठ्याने म्हणून स्वतः नको होय म्हणण्यापूर्वी लवकर उठून जा अशा अर्थाची हाताने खून केली ती पाहताच ते उठून गेले व मी दहा 15 मिनिटे तरी कोचावर स्वस्त पडून विश्रांती घ्यावी म्हणून स्वतःला आग्रह केला मी काय म्हणते याचा अक्षरशः जरी अर्थ मनात आला नसला तरी शरीर फार तकल्यामुळे विश्रांती हवीच होती म्हणून अधिक आडेवेडे न घेता तेथेच -ते कोचावर अंग टाकले तेव्हा एक स्वच्छ हलके पांघरुण अंगावर घालून मी मानेपासून पायांपर्यंत हळूहळू सर्व अंग बसले त्या चेपण्याच्या नादात पंधरावीस मिनिटे चांगली झोप लागली अंग गायी तापले नव्हते झोप लागल्यावर सर्वांगाला घाम आला डोके मात्र खूप तापले होते वो अतोंडावरील लाली कमी झाली नव्हती घाम आला होता तो मी हळूहळू पुसून काढला तरी झोपमोड झाली नाही आणखी दहा बारा मिनिटे झोप होऊन आळस व जांभया देऊन डोळे उघडले त्यावरून अंग दुखत असावे पण आता पहिल्यापेक्षा दृष्टी मात्र चांगली झाली आहे असे मला वाटले आता जेव्हा वेळेस उठायचे आहे ना साडेबारा वाजले असे मी म्हणतात चटकन उठून स्नानाच्या खोडीत येणे झाले स्नाचा आग्रह मी पुन्हा म्हटले आज स्नान नाही केले तर बरे होईल आजचा दिवस हातपाय धुवून वस्त्रांतर केले तर नाही का चलावायचे मी हवेतर ओल्याने अंग पुसून काढते यावर सांगितले छे छे आज ऊन लागून फार घाम आला आहे तेव्हा आज स्नान केलेच पाहिजे मी अधिक काही बोलले नाही आंघोळीचे पाणी तयारच होते थंडी होऊ नये म्हणून लवकर स्नान घालून आटोपते घेतले जेवताना थंडी वाजली स्नान झाल्यावर पाण्यावर बसून पहिल्यावरून भाताचे तीन चार घास घेतले नाहीत तोडजोराने अंगावर शहरे उठून थंडी वाजू लागली तेव्हा मी आता जेवत नाही मला थंडी वाजत आहे असे म्हणून हात आखडला लागलीच ब्राह्मणाने तस्त पुडे करून आणसविण्यास पाणी घातले व मी इकडे येऊन गड्याकडून मिछरा तयार करविला व खिडक्या लावून घेतल्या स्वतः अंथरुणावर येऊन निजल्यावर हवेवती तितके पांघरून घालताच झोप आली ताप म्हण्यासारखे अंग विशेष तापले नव्हते पण डोके मात्र पहिल्यापेक्षा अधिकच तापले व इतक्या वेळ वाटलेला संशय दृढ झाला आज उन्हापासून डोक्याला काहीतरी विकार झाला आहे खास ताप येणे अंग दुखणे व डोके तापणे व सारे विकार त्याच्या अंगभूत आहेत सनस्ट्रोकची कल्पना डॉक्टरांना मान्य महाबळेश्वर येण्याच्यापूर्वी मुंबई कोर्टाच्या वळीशिवाय आपल्या विश्रांतीचा बहुत वेळही नवीन हाती धरलेली दोन कामे करण्यात घालविला त्यामुळे अवश्य तितकी विश्रांती मिळाली नव्हती तशात येथे आल्यापासून आज पंधरा दिवस दररोज सकाळचे दोन तीन तास होऊन लागले असे माझ्या मनाने पक्के घेतल्यावर डॉक्टर पाटणकर यांना बोलावण्या पाठवले व यावेळीच्या दुखण्याबद्दल माझी कल्पना काय आहे ती सारी त्यांना सांगितली डॉक्टरांनी बिछाण्याजवळ जाऊन स्वतःची प्रकृती पाहिली व बाहेर येऊन तुला म्हणाल तुमची कल्पना बरोबर आहे असं मलाही वाटत या आजारावर से ब्रोमाइट दिले पाहिजे व मुख्य विश्रांती मिळाली पाहिजे खरा प्रकार कळू द्यावायचा नाही मी म्हटले याची मला काळजी पडली आहे काही झाले तरी खरा प्रकार काय आहे ते मात्र स्वतःला बिलकुल कळू द्यावायचे नाही थंडी वाऱ्याचा व हिवाचा ताप आहे मी डायफ्रेटिक पाठवितो ते आपण तीन तीन तासांनी घ्यावे व जमेल तितके पडून राहावे एक दोन दिवस तरी उठण्याचे श्रम करु नवेत असे जवळ सांगा व डायफ्रेटिकमध्ये ब्रोमाइट द्या डोहींची चव जवळजवळ सारखी असल्याने ते त्यात संपादेल शिवाय नुस्ते ब्रोमाइट दिले तर चौकशी होईल आणि आपल्या डोक्याला काही विकार झाला की काय अशी शंका मनात आली तर तिचा परिणाम मनावर होईल व हीच गोष्ट होऊ द्यावायची नाही असे मी डॉक्टरांना बजावून सांगितले ते होय म्हणून जवळ गेले व म्हणाले ताप काही नाही हिवाचा आहे डायफटिक पाठवितो ते घ्यावे म्हणजे बरे वाटेल होईल तितके एक दोन दिवस बिछाड्यावरच पडून रहावे घामावर वारा लागणे बरे नाही असे सांगून डॉक्टर निघून गेले दुखण्यास उतार पण मनाचा विसंगतपणा दररोज पंचेचाळीसपासून पन्नास ग्रेनपर्यंत ब्रोमाइट देण्यात आल्यावर पाच सहा दिवसांनी पडसे झाले व प्रकृतीलाही बरे वाटू लागले दुखणे आल्यापासून पहिल्यासारखी चांगली स्मरणशक्ती येण्यास व पूर्ववत प्रकृती होण्यास जवळजवळ 15 दिवस लागले तोपर्यंत नित्य सवयीप्रमाणे करावायच्या ठरलेल्या सगळ्या गोष्टी एकापुढे एक व्हावायच्याच फक्त पत्रे लिहाव्यास मजकूर सांगतेवेळी मात्र मनाचा विसंगतपणा अजून कायम आहे असे मला समजून पत्र लिहाव्याचे एकाच्या नावाने व मजकूर भलत्याच्या ससावयाचा हे पाऊ नेहमीचे पत्रे मुलांना जरा चमत्कारिक वाटे असे होऊ लागल्यावर मी त्या मुलांना एकीकडे बोलावून आणून बजावून सांगितले तुम्ही पत्र लिहिण्यास बसला म्हणजे जसा मजकूर सांगणे होईल तसाच्या तसाच अक्षरशः लिहून काढीत जा असे का असे जवळ विचारू नका किंवा लिहिताना कचरू नका किंवा लिहिलेली पत्रे माझ्याजवळ आणून द्या म्हणजे ती कोणाला व मजकूर काय लिहावायचा सा ते मी सांगेन कारण स्वतः पत्र लिहावायला सांगताना मुलांनी काही उलट विचारले आणि आपली काय चूक होत आहे हे स्वतःच्या लक्षात आले तर एकदम मनाला धक्का बसून त्यावर परिणाम होईल या भीतीने सर्व बाजूंनी मला फार जपावे लागे गड्याने मोजावरून तूप चोळले याप्रमाणे सात आठ दिवस गेल्यावर एके दिवशी सुमारे साडे दहा वाजता स्वतःला चांगली झोप लागली होती मला अलीकडे बहुतेक जागरणच असे त्या दिवशी मी अधिक तकले होते म्हणून स्वतःच्या पायाला आज तू तूप चोळ असे गड्याला सांगून मी शेजारच्या मुलांच्या पलंगावर निजले व लागलीच झोपी गेले सुमारे अर्ध्या तासाने मोठ्याने हसण्याचा आवाज आस माझ्या कानावर पडून मी खडबडून जागी झाले धुकण्याची धास्ती मनात असेच पण डोळ्यावर फार झोप असल्याने काय प्रकार आहे याचा उमस पडेना इतक्या दुसऱ्यांदा तसेच मोठ्याने असणे झाले हसे कोणाचे ते ओळखून मी अतिशय घाबरले व माझी अगदी बोबडी वळली तरी तशी स्वतःच्या पलंगावर जाऊन काय झाले काय होत आहे म्हणून घाबरलेल्या बोबड्या शब्दांनीच विचारले तेव्हा स्वतः म्हणले अगं भिवू नको मी जागा आहे पण दिवा आणून तुझा शहाना गडी काय करीत आहे ते एकदा पहा गडी तूप लावित होत आहे मला माहीत होते म्हणून मी म्हणले हे काय गडी काय करणार तो तूप चोळीत आहे तेव्हा म्हणले आधी तू दिवा आणून बघ तर खरी मग तुला असण्याचे कारण कळेल मी बाहेरून दिवा आणला आणि पाहते तो गणू गडी स्वतःचा एक पाय आपल्या मांडीवर घेऊन तूप चोळीत आहे व डोके पायाला टेकेपर्यंत पेंगत आहे पण दोन्ही पायात मोजे तसेच होते व मोजावरूनच तूप चोळणे चालले होते हे पाहून मलाही फार हसू आले व गड्याच्या या बावळेपणाबद्दल मी त्याला हाक मारून जागे केले स्मरणशक्ती परत आली दुसऱ्या दिवशी सकाळपासून पंधरा दिवस गेलेली स्वतःची स्मरणशक्ती आज परत आली अशी माझी खात्री झाली कारण दुसरे दिवशी सकाळी चहाला सर्व मंडळी एकत्र जमल्यावर रात्री घडलेल्या गणू गड्याचा शानपणाचा प्रकार स्वतः असून भाऊजींजवळ सांगितला व त्या दिवसापासून दिवसेंदिवस प्रकृतीला अधिक बरे वाटत चालले तेव्हा आणखी दोन तीन दिवसांनी मुंबईहून एशियाटिक सोसायटीतून आणलेल्या बुकांची पेटी जी पार्सलने दहा बारा दिवसांपूर्वी आली होती व केवळ या दुखण्याकरताच मी आजवर लपवून ठेवली होती ती आता काढून दिली दुखण्यामध्ये पेटीचे स्मरण होऊन अजून पेटी आली नाही म्हणून पाच सहा वेळा चौकशी केली पण भाऊजींना शिपायांना व मुलांना पेटी आल्याचे जवळ सांगावायचे नाही अशी मी ताकीद दिलेली असल्यामुळे हो याबद्दल कोणी काही बोलले नाही याबद्दल भाऊजींकडून मुंबईला स्वतः पुस्तके लवकर पाठवा अशा मस्कुराची एक दोन पत्रे लिहिली होती पण ती त्यांनी माझ्याकडे दिली याप्रमाणे सर्व बाजूंनी बंदोबस्त राहिल्याने थोडक्यावरच ते निभावले व माझे भाग्य होते म्हणून आणखी काही दिवस मला सहवासाचा लाभ मिळाला कामात मन लागेनासे झाले या साली संसारिक बहुतेक सर्व गोष्टींबद्दल उदासीनता जास्त दिसू लागली जरी सवयीप्रमाणे एकापुढे एक कामे होत असत ती त्यात स्वतःचे मन गडलेले नसे इतकेच नव्हे तर असावे तितके तिकडे लक्षही लागत नसे हे वरवर पाहणाऱ्याच्या लक्षात येण्याचा संभव नव्हता पण विशेष बारीकरीतीने पाहणाऱ्याच्या मनात आल्या वाचून राहत नसे या वर्षात स्वतःच्या प्रकृतीचे मान जरा नरवस होते शिवाय काही परमार्थिक चिंतनात स्वतःचे मन निमग्न असावे असे दिसे कारण प्रकृतीच्या अस्वस्थेमुळे व्यवहारात लक्ष लागत नसे पण जे आवडते विषय राजकीय सामाजिक औद्योगिक त्यांच्याही वर्तमानपत्रातून येणाऱ्या हकीकतीकडे आताशा पहिल्यासारखे लक्ष नाही असे दिसू लागले पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचावयास म्हणून हातात घेतलेले कित्येक वेळ हातातल्या हातात, हातात राहून मन दुसऱ्या काही विचारात निमग्न आहे असे दिसे जेवावयाला बसल्यावर नेहमी विनोदानी पुष्कर गोष्टी बोलावयाच्या चेष्टा करावयाच्या मुद्दाम्मी केलेले पदार्थ असतील त्याला बळेच नावे ठेवून हसवायचे आणि मला म्हणावायचे हा सकाळपासून वेळ घालवू नये असलेच का पदार्थ केले आम्ही पुरुष देखील असले पदार्थ केव्हाच करून टाकू खाण्याबाबत नियम केला असावा कोणत्याही गोड पदार्थापेक्षा हरभराच्या डाळीचे तिखट मिठाचे पदार्थ अतिशय आवडत असत त्यापैकी चांगला झालेला पदार्थ असेल त्या दिवशी मागचा भात संपल्यावर सुद्धा पुन्हा तो पदार्थ थोडासा मागून खावायचा असे पण हा प्रकार अलीकडे कमी झाला होता सगळ्या गोष्टी मनाने स्वतः नियमबद्ध केल्या असाव्यात असे माझ्या लक्षात येऊ लागले यासंबंधी केव्हा काही के विचारल्यास ऐकल्या ना ऐकल्या होता होईल तो त्याबद्दल उत्तर द्यावायचे नाही जेवण मुखशुद्धी चहा फराळ वगैरे सर्वच आहार किती घावायचा बद्दल काहीतरी मनामध्ये ठरवलेले असावे त्यामुळे आवडते फळ सुद्धा जास्त खाल्ले जात नसे काळी द्राक्षे वगळली एके दिवशी पुष्कळ दिवसात मिळालेली अशी काळी द्राक्षे उत्तम मिळालेली होती स्वतःला द्राक्षे फार आवडत असत म्हणून मी दहा द्राक्षे बशीत घालून मुखशुद्धी करता ठेवली पण जेवण झाल्यावर यापैकी पाच सहा द्राक्षे खाऊन बाकीची तशीच वगळून ठेवली हे पाहून मी म्हणले द्राक्षे आज फार चांगली मिळाली आहेत व ती आज किती दिवसांनी तरी मिळाली आहेत मग त्यातील वगळावयाची काय म्हणून तेवढी तरी खावी, तेव्हा म्हटले तुझा स्वभाव चमत्कारिक आहे पुष्कळ खावे पुष्कळ प्यावे असे तुला वाटते पण असे पुष्कळ खाल्ल्या पिल्ल्याने जिवेजी कधीतरी तृप्ती व्हावायची आहे काय तृप्ती करण्याच्या नादी लागलो तर तिची तृप्ती एकीकडे एक राहून लालसा मात्र अधिक वाढेल ही मी माझीच गोष्ट सांगत नाही पण प्रत्येक माणसाने यासंबंधी थोडे बहुत नियम ठेवावेत हे सांगले असे सहज म्हटले नियम समजले त्यावरुन आजपर्यंत जो संशय मला वाटत होता त्याची आता खात्री झाली की स्वतःच्या सर्व गोष्टी नियमाने बांधल्या आहेत त्या समजून घेण्याकडे आता माझे मन जास्त लागले व खरे काय ते लवकरच कळून आले दररोज चहा प्यावायचा असे त्याचेही घोट मोजलेले असत त्यापेक्षा अधिक घ्यावायचे नाहीत दररोजचा चहा जवळनेला म्हणजे नेऊन बशीत घालून हातात द्यावा लागे मन कामात गडलेले असेल अशावेळी बशी हातात दिली तर मोजके घोट घ्यावायचे जास्त घ्यावायचे नाहीत बोलण्याच्या नादात किंवा कामात मन गुंतले असले तरी बशीत ओतलेल्या चहाचा एक गोट जास्त असला तरी तो वगळून ठेवायचाच तसेच केवाई एखादा आवडणारा पदार्थ मुद्दाम केला व तो चांगला साधला असला म्हणजे त्याचे दोन घास तरी पुढ्यात अधिक जावेत म्हणून मी तो आग्रहाने वाढी तेव्हा मुकाट्याने त्यातील थोडासा पुढे घेऊन बाकीचा सा एकीकडे सारून ठेवावायचा हे पाहून मी विचारी पदार्थ बरा झाला नाही का एक दोनदा जरी विचारले तरी आपण काहीतरी दुसऱ्या नादात आहोत असे दाखवून उत्तर द्यावायचेच नाही पण मी पुन्हा पुन्हा विचारले तर हसून म्हणावायचे पदार्थ कोणी केला आहे सांग तू केला असलास तर उत्तम झाला आहे असे म्हणतो मी केला म्हणून तो चांगला म्हणावायचा नको पानात वाढलेला पदार्थ सुद्धा थोडासा पुढे घेऊन बाकीचा एकीकडे सारून दिला आहे यावरून पदार्थ चांगला झाला नाही हे दिसतच आहे असं मी म्हणे फळांचाही नियम यावर म्हणावायचे खरोखर पदार्थ चांगला झाला आहे पण पदार्थ चांगला झाला आहे म्हणून तोच खावायचा की काय खाण्याची काही मर्यादा पाहिजे रोजच्या मुकशुद्धीकरिता ऋतुमानाप्रमाणे उत्तम येणारी फळे आणावी लागत मला कधी आठवत नाही की आज अमुक एक फळ चांगले म्हणून आणखी मागून घेऊन खाल्ले आहे रोज खावाएचे जितकेस खावायचे जास्त असेल तर ते वगळून एखाद्या दिवशी घाईमुळे चाखून न पाहता मुकशुद्धीने मी तसेच ठाईट लागले तर बशी सारून ठेवायची काही बोलावायचे नाही व पुन्हा त्यावेळी दुसरे चांगले फळ खाण्याविषयी आग्रह केला तरी त्या दिवशी ते खावायचे नाही दांडेकरांच्या आंब्यांची एकच फोड एक वेळ पुण्याहून नारायणबाई दांडेकर यांनी आपल्या बागेतील हापूस व पायरीचे आंबे पाठविले व पत्र लिहिले की मी माझ्या हाताने लावलेल्या झाडाचे हे आंबे आहेत यापैकी चार दोन तरी आपण खावे म्हणजे मला बरे वाटेल या आंब्यांपैकी एक आंबा मी घेऊन त्याच्या सर्व फांकी बशीत घालून दिल्या जेवण झाल्यावर बशी हातात घेऊन या फोडीपैकी एक फोड खाल्ली आणि आंबा चवीला फार चांगला आहे म्हणून त्याची फार वाखाणी करून म्हटले तुम्ही सगळेजण खा व गडी माणसांनाही द्या असे म्हणून बशीतून नियमाप्रमाणे आणखी एक फोड काढून घेऊन बशी पलीकडे सारून दिली हे फाऊन मला नवर वाटले आणि मी म्हटले जेवनात पिटले फळात आंबा कोणाला आवडत नाही असे नसले असले तर क्वचित असेल नाही तेव्हा स्वतः म्हणले अगं आवडत नाही कोणाला चांगला पदार्थ असला म्हणजे कोणालाही आवडणारच मी सुद्धा आंब्याच्या फोडी खाल्ल्या नाहीत काय तेव्हा मी म्हणले याचेच मला नवल वाटते की आंब्यासारखी वस्तू पसण्यास फार अवघड नाही प्रकृतीही यावेळी चांगली आहे शिवाय ते उत्तम असून मित्राकडून आलेले आहेत इतक्या सगळ्या बाजू चांगले असून फक्त दोनच फोडी खाल्ल्याना या सहा फोडी एकाच आंब्याच्या आहेत आजचा दिवस थोड्या सगळ्या खाल्ल्यात असत्या था। तरी चालले असते था। मी चिरतेवेळी चाकून पाहिला तेव्हाच माझ्या मनात आले की आजचा आंबा फार आवडेल व कदाचित आणखीही मागणी होईल मायदेव कुटुंबाची गोष्ट तेव्हा म्हटले फळ खरोखरीच चांगली आहे म्हणून मी मुद्दामच राखून ठेवले आहे तू खा आणि मुलांना दे आणखी एक दोन फोडी सहज खाल्ल्या पण आज मी माझ्या जीवेची परीक्षा पाहिली या याबद्दलही काढलेली गोष्ट सांगतो लहानपणी आम्ही मुंबईत शिकत होतो तेव्हा फनसवाडीत धिमोट्याच्या चाळीत राहत होतो आमच्या शेजारच्या खोलीत मायदेव नावाचा एक मित्र व त्याची आई अशी दोघी असत त्यांचे घराणे पूर्वी फार संपन्न होते खाली पॅडलेली ती होती पण त्यांचा तो काल आता राहिलेला नव्हता मायदेवाचा बाफ वारल्यावर त्यांचे इनाम होते ते खालसा झाल्याने त्याची अतिशय ओढ झाली होती व यावेळी तर या माय लेकरांना पंचवीस रुपयांच्या स्कॉलरशिपावरच निर्वाह करावा लागत होता ही वाई पहिली श्रीमंत भोगलेली होती तिला हे दिवस फारच कठीण वाटत ती एखाद्या वेळेस मुलाने भाजी आणली नसली तर मोठ्याने आमच्या देखत मने, की ही जीब मोठी सोकावलेली आहे मी तिला पुष्कळ सांगते की सात आठ भाज्या सात आठ कोशिंबीरी दोन तीन पक्वांनी वाढलेले ताट व त्याच्या शेजारी शिकरण तूप खीर मठ्ठा वगैरे भरलेल्या वाट्यांचे दिवस आता गेले त्यांची आठवण घडून आता काय उपयोग पण नाही चार सहा पदार्थ केल्या वाचून चालतच नाही व याला तर भाजीसुद्धा आणण्याचा कंटाळा त्याचे आपले चालते भाजी बाजीशिवाय पण माझे चालत नाही इत्यादी बोलावयाची नियम पाळले पाहिजेत यावरून पहा की जीवेला सवय दिल्याने एकदा का सटक झटक वाढली म्हणजे दिवस अनुकूल नसले तरी ती अगदी आवरत नाही याकरता मनुष्याने नेहमी चालतील त्या सवय ठेवाव्यात म्हणजे कोणतीही स्थिती जड जात नाही नाहीतर प्रत्येक मनुष्याने जस जसे वय होईल व समजू लागेल तस तसे आपल्यामधील पशुवृत्ती कमी करण्याकडे व दैवी गुण वाढविण्याकडे आपल्या मनाचा ओढा ठेवावा चांगली गोष्ट साध्य करण्यास फार कष्ट लागतात म्हणून तिच्या सहाय्यास आपल्याला थोड्या बहुत तरी यमनियमांचे अवलंबन करावे लागते नियम मुकाट्याने पाळावेत मी म्हटले एवढासा नियम धरला तरी याचा केवढा बोबाटा होतो तेव्हा म्हटले तुम्ही बायकामुळे लोकांना कळण्याकरता व भूषणाकरता चातुर्मासात हे नियम करता अशा गोष्टी करावयाला अमुकच दिवस कशाला पाहिजेत मनात येईल न बोलता त्या कितपत साधतात पहावे या गोष्टींचा बभराणं करता मुकाट्याने करता रोज थोड़ा थोड़ा तरी या गोष्टी करावयाच्याच असा आपण मनाने निश्चय केला म्हणजे त्या उश्रा तरी साध्य होतीलच दैवी गुण वाढविण्याला व मनाला उन्नत करणाऱ्या गोष्टी ज्याच्या त्याला अधिक कल्याणप्रद होतील दुसऱ्याच्या असल्या गोष्टी कदाचित लक्षात आल्या तरी त्यांचा इतक्या वाचता करावी फार झाले तर एकीकडे विचारावे असल्या गोष्टी सगळ्यांच्या देखत व सदोदित बोलण्याच्या नसतात रोज चांगल्या कामाचा ताळा घ्यावा दिवसभर काम करून निस्तेवेळी आज आपल्या हातून चांगली कामे किती घडली वो वाईट किती झाली यांचा तळा आपल्या मनाशी पाहावा, चांगली कामे वाढविण्याकडे मनाची प्रवृत्ती ठेवावी वो वाईट तितकी कामे न करण्याचा आपल्या मनाशी निश्चय करून त्याबद्दल देवाचे सहाय्य मागावे प्रथम प्रथम या गोष्टी जड जातात मन इकडे खुशने वळत नाही पण निश्चयाने ही सवय लावून घेतली म्हणजे पुढेपुढे या गोष्टी मनाला आवडू लागतात आपण ईश्वराचे अंश आहोत असे जर म्हणवितो तर त्याचे गुण दिवसेंदिवस आमच्यामध्ये यावयास नकोत काय जे अधिकारी भाग्यवान पुरुष आहेत ते कडकडीत नियम नियम व योग साधना करतात पण आमचे तितके भाग्य नाही हजारो व्यवसायत घडून गेलेली आम्ही माणसे त्यात कानाने व डोळ्याने अधू तेव्हा त्यांच्या इतके आम्हाला जरी साधणार नाही तर तरी आपल्या अल्प सामर्थ्याप्रमाणे बारीक सारीक काहीतरी गोष्टी करीत असावेत झाले यात विचारावायचे काय तू गुप्त पोलिसच झाली आहेस मी म्हटले या सगळ्या गोष्टी ऐकून मला कितीतरी बरे वाटले पण नेहमी नादी लावून मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे अजिबात टाळलेच बरे चहाचे गोट मला जसे समजले तसे जेवणाचेही समजले जरा जास्त लक्ष ठेवले म्हणजे झाले ते तर आपल्या हाती आहे ना तेव्हा स्वतः म्हटले पण मी तुला आधी एक विचारतो सां। ते सांग तुम्ही लहान मोठ्या सर्व बायका घरात सदोदित रिकाम्या असतात किंवा काय खाता काय पिता किती वेळ झोपता कोणी आले तर त्यांच्याशी कसे व काय बोलता वगैरेबद्दल आम्ही कधी काही चौकशी केली आहे काय मग आम्हा पुरुषांची चौकशी तुम्हाला का असावी आम्ही काय खातो किती खातो चहा किती पितो मंडळींशी काय बोलतो याची उठा तुम्हाला का पुरुष काय हवे ते करत तिकडे म्हणून लक्ष द्यावायचे नाही अशी पहिल्या बायकांची चाल असे पण तुझे पावे तो उलट माझ्या प्रत्येक हालचालीवर तू एक गुप्त पोलिसच होऊन बसली आहेस म्हणायचे याप्रमाणे बोलणे झाल्यावर आम्ही आपापल्या कामाला लागलो पण दुसऱ्या दिवसापासून स्वतःच्या जेवणाचे घास मुकाट्याने मोजण्याचा मला नाद लागला कित्येक दिवस गेल्यावर नियमाने बहुतेक बत्तीस घास जेवण होत आहे अधिक होत नाही असे मला समजून आले या सर्व गोष्टी सहजी वरवर लक्षात कधीच यावायच्या नाहीत मुद्दाम लक्ष लावून पाण्यास मात्र त्या कळावयाच्या आशा किडनीचा आजार सन एकोणीशेच्या मे महिन्यात आम्ही महाबळेश्वरिनी जाता लोणावळ्यासच राहिलो होतो तिथे सकाळी व संध्याकाळी बाहेरून फिरून येण्यास उशीर होई व अंगाला पुष्कळ घाम आलेला असे तशातच घरी आल्याबरोबर आत येऊन कपडे बदलून पुन्हा लागलीच बाहेर वरांड्यात स्वतः वाचीत किंवा ऐकत जेवणाची वेळ होईपर्यंत बसने होई जून महिन्याच्या आरंभी एक दोन वळवाजे पाऊस पडल्यावरही स्वतः नित्यक्रमाने दोन वेळ फिरून येताच बाहेर पुन्हा वरांड्यात बसणे होई आधीच हवेत थोडासा एकदम गारठा आला होता व घाम आलेल्या अंगावर उघड्या वरांड्यातील गारठा लागल्यामुळे किडनीचा आजार झाला कोर्टाचे महत्वाचे काम लागलीच आम्ही मुंबईत गेलो औषधोपचार व शेक केल्यावर आजाराचा जोर कमी झाला पण यावेळी त्यात ते एक भर पडल्याने आजार उलटला व बरेच दिवस त्याचा त्रास भोगावा लागला जून अखेर आदितवारी सकाळचा सगळा वेळ काही कोर्टाचे काम व त्या संबंधाने कायद्याची बुके त्यावर खुना करण्यात गेला दुपारी जेवण झाल्यावर मला मुद्दाम हाक मारून सांगितले आज मला काही विशेष काम आहे कोणी भेटावायचा आले तर मी आज कामात आहे असे सांगण्यास चोपदारास सांग आणि तू मुलांना आज इकडे येऊ देऊ नकोस असे म्हणून कामाला आरंभ कला मी चोपदाराला निरोप सांगून म्हटले तुमच्यापैकी एकजण कदाचित काही काम लागेल म्हणून जवळ असा व मी पलीकडल्या खोलीत मुलांना घेऊन जाते हाक मारले तर मला ऐकू येणार नाही म्हणून सांगते असे म्हणून मी दुसऱ्या दालनात मुलांना घेऊन गेलो सुमारे तीन साडेतीन वाजता फळाचा फोडी व द्राक्षे घातलेली बशी हळूच जवळ ठेवली व चहा आणू असे विचारले यावी लीने अगदी एकाग्रतेने चालले होते म्हणून वर न पाहता म्हणले आता माझ्याशी एकही शब्द बोलू नको मी कामात आहे माझे काम झाल्यावर मी तुला मुद्दाम हाक मारीन तेव्हा मी मुकाट्याने निघून गेले पुढे सुमारे तास तासाने मला हाक मारून सांगितले आता तुझे फराळ चहा पाणी काय असेल ते घेऊ नये असे, असे म्हणून तोंड व हातपाय धुन येऊन स्वतःबाहेर जाण्याकरता कपडे घालण्यास सुरुवात केली त्याचवेळी प्रार्थना समाजातील रूपासना, मी चहा व दुसरे काही पदार्थ वर घेऊन आले होते तो इतक्यात प्रार्थना समाजातून शिवराम शिपाई येऊन म्हणाला आज उपासना आपल्याला करावायची आहे असं सेक्रेटरी यांनी सांगितले आहे हे ऐकून मला थोडा राग आलावं मी म्हटले सांगितले आहे असं म्हणण्यापेक्षा हुकूम केला आहे असे म्हटलेस तर अधिक काय त्यांना चिठी सुद्धा लिहवली नाही तुझ्या आधी निरोप आणि तो पाच वाजता शिवराम काय बोलणार तो गप्प राहिला पण स्वतः म्हटले त्याच्याकडे काय आहे त्याचे निरोपाचे काम त्या बिचाराला काय बोलावे शिवराम तू जाच मी येतो आहे म्हणून सांग असे म्हणून माझ्याजवळ प्रार्थना संगीत मागितले तेव्हा पुस्तक पुढे करून मी थोडे रागाने म्हणाले मला माहीतच होते की सगळी धांदल काय ती खाण्यापिण्याच्या वेळी यावयाची इतका वेळ कोर्टाचे काम झाले आता समाजाचे धर्माचे काम आले एकीकडे कपडे घालणे चाललेच आहे माझ्या हातातले जिन्नस व चहा गार होत आहे पण तिकडे पाण्यास देखील वेळ होत नाही इतके ऐकून पोशाख करणे थांबविले व माझ्या हातातील फराळाचे घेऊन थोडेसे खाल्ले व चाळ घेतला तेव्हा मी विचारले आज पाच सहा तास एकसारखे बसण्याजोगे मोठे काम काय होते तेव्हा म्हणले आता तू माझ्याबरोबर प्रार्थना समाजात येतेस ना मग गाडीतच सांगेन खुनाच्या खटल्याचे काम मी होय म्हणून आत गेले मुलांना कपडे करून शिपायाबरोबर फिरावयास पाठवून गाडीत येऊन बसले थोडा वेळ स्वतःचे प्रार्थना संगीत पाणी झाल्यावर माझ्याकडे पाहून म्हटले मग अशी तू आजच्या कामाबद्दल विचारले होतेस आजचा खटला फार महत्वाचा आहे आम्हा जज्जांमध्ये पाच सहा दिवस खल झाला तरी आम्हा सर्वांचे एकमत होईना तथापि उद्या त्याचा निकाल सांगावायचा आहे व तो मीच लिहावा अशी माझ्या जोडीदार जज्जांची चिठ्ठी काल संध्याकाळी आली होती त्यामुळे आज सकाळी व संध्याकाळी जरा जास्त बसावे लागले खटला खुणाचा आहे व त्यात धारवाडकडील सहा ब्राह्मण आहे इतके बोलणे होत तोच आमची गाडी प्रार्थना समाजाच्या जवळ उभी राहिली व आम्ही उतरून समाजात गेलो सकाळपासून काम करून थकवा आला होता तरीही त्या दिवशीची प्रार्थना व उपासना नेहमीसारखी अतिशय प्रेमळ व भक्तिपूर्ण झाली रात्री ताप भरला तेथून परत येतेवेळी ते गाडीत पोट टिळल्यासारखे होऊन थोडे दुखू लागले व कदाचित ताप येईल असे दिसू लागले रात्रीचे जेवण झाल्यावर नीट्यासारखे काही वाचून घेतले नाही मला थंडी वाजत आहे व वा अंग दुखत आहे जरा चेप म्हणजे बरे वाटेल असे मला म्हटल्यावर मी अंग चेपीत बसले सरासरी एक तासाने अंगात बराच ताप भरला व दर पाच मिनिटांनी वारंवार उठावे लागत असल्यामुळे गवाचे पोल्टीस व कडकपण्याने भरलेल्या रबर बॅगचा शेक पोटाकडील व पाठीकडील किडणीच्या भागावर सारखा ठेवला होता पण वर सांगितल्याप्रमाणे वारंवार उठावे लागत असल्यामुळे झोप मात्र अगदी आली नाही थोडे दुर्लक्ष झाले दुसऱ्या दिवशी मी विचारले अलीकडे दहा बारा दिवस चांगले बरू वाटू लागले होते मग आज हे असे कशाने झाले पोटावर व पाठीवर एकसारखा वारा लागला की काय तेव्हा म्हटले वारा नाही लागला पण थोडासा आळस केला ती चूक केली असे वाटते दुपारी जजमेंट लिहित बसलो होतो तेव्हा मनात जुडलेल्या विचारांमध्ये व्यत्यय येऊ नये एकदा सर्व लिहून काढावे असे वाटून लिहिणे संपेपर्यंत मध्ये उठून बाहेर जाऊन येण्याचा आळस केला पण हे सर्व लिहिणे आटोपल्यावर चार तास लागले हे त्यावेळी मला समजले नाही त्यामुळे असे झाले हळगळीमुळे त्रास बसावा लागला मी म्हटले अलीकडे हाच थोडासा विकार झाला आहे त्यात त्याची हळगळी झाली मग काय जजमेंट लिहावायचे झाले म्हणून काय झाले अशा कामालाही मध्ये उठू नये की काय थोड्या हळगळीमुळे आता किती बरे इजा सोसावी लागत आहे काल सगळा दिवस दगदग झाली संध्याकाळी विश्रांती मिळावी तीही नाही समाजाचे काम आपले तयारच बरे रात्री झोप चांगली लागली असती तर थकवाळ कमी होऊन सकाळला हुशारी वाटली असती पण तेही नाही शिवाय काल व आज कोर्टाचे काम असल्यामुळे विश्रांती मिळाली नाही तरी आज पुन्हा कोर्ट आहेच असे तत्व पाहिल्यासारखे केले तर शरीर बिचारे काय करील मन सदा सर्वदा ताब्यात आहे ते हवेत असे वागते पण त्यामुळे शरीराचे मात्र सर्व बाजूनी हाल होतात व ते थकून जाते भल्यासाठी त्रास व श्रम सोसावे लागतात माझे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले ने नेहमीची सवय अशी असते की बोलणारे मनुष्य जर आवेशाने किंवा रागाने बोलत असले तर त्याचे ते सारे बोलणे थोडे असून शांतपणे ऐकून घ्यावायचे व त्याचे बोलणे संपल्यावर असे उत्तर द्यावायचे की त्यापासून विचारणाऱ्याला आपला दोष दिसून यावा व मनातल्या मनात लाजल्यासारखे व्हावे माझेवर लिहिल्याप्रमाणे बोलणे झाल्यावर बऱ्याच वेळाने म्हटले हे बघ मी आधी एक तुला विचारतो त्याचे उत्तर मला दे मी म्हटले मला काही विचारावयास नको व मी उत्तरही देत नाही युक्तिवादाने दुसऱ्याला कुंटित करण्याची इकडे सवयच आहे या माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतः म्हणले वेळासारखे आपले तेच काय घेऊ जरा ऐकून तरी घे आपल्या थोड्याशा श्रमाने कदाचित एखाद्याचा जीव वाचेल असे जर असले तर तू सुद्धा याऊन जास्त इजा सोसण्यास तयार झाली असतीस की नाही काल खटल्या दोन जीवांचा प्रश्न होता मी म्हणले मीच नाही आणखी कोणीही आनंदाने तयार होईल तेव्हा स्वतः म्हणले असे जर आहे तर मग मगाशी विचार केल्यापासून उगीच आपल्याशी रागवलीस आजाराची काय कोणाला हौस आहे सदा सर्वदा प्रत्येक गोष्ट मनुष्य विचार करून करीत आहे असे माहीत असून मग मा उगीच त्रास करून का बरे घ्यावा परवाच्या खटल्यात माझ्या जोडीदाराच्या मताने फाशी ठरली आहे एक माझे काय ते मत वेगळे पडले म्हणून कालचे जजमेंट लिहिण्यास जरा अधिक वेळ द्यावा लागला व श्रम करावे लागले मनात जुडलेले विचार असता ते कागदार उतरून घेईपर्यंत मध्येच उठले किंवा कोणाशी बोलण्याने व्यत्यय आला तर ते विचार विस्कलित होतात व पुन्हा झुळण्यास त्रास पडतो म्हणून मध्येच उठावे असे मला जरा एकदा दोनदा वाटले तरी उठण्याचा आळस केला असे म्हणल्यावर नित्यक्रमाला आरंभ झाला रात्री ताप आला होता तरी जेवण झाल्यावर कोर्टात जाणे झालेच संध्याकाळी घरी आल्यावर सांगितले आज दोघणांचा सा जीव वाचला त्यांना फाशी ठरली होती त्या जागी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वीस जुलैपर्यंत प्रकृती चांगली होती या जून महिन्यापैकी सुमारे तीन वार चार दिवस बरे व चार दिवस प्रकृतीची कुरकुर अशातच गेले पुढे वीस जुलैपर्यंत म्हणजे जवळजवळ एक महिना स्वतःची प्रकृती अगदी चांगली होती या महिन्यात जेवणखान असावे तसे असून झोप चांगली येत असे त्याप्रमाणे कोर्टातील काम घरचे नित्याचे वाचन व्यायाम व रात्री निसतेवेळी एखादुसरा बुद्धीबळाचा डाव खेळून मग निजावायचे असा सारखा क्रम होता तारीख वीस जुलैला संध्याकाळी घरी आल्यावर सांगितले की आज माझे पोट बरे नाही अस्वस्थ वाटते रात्रीतून बरे वाटले नाही तर सकाळी काही औषध घ्यावे लागेल महिना महिनाभराच्या रजेचा अर्ज त्या रात्री जेवतेवेळी पहिल्या भाता वाचून दुसरे काही खाल्ले नाही वर जाऊन निजल्याबरोबर प्रथम तर झोप चांगली लागली सुमारे दोन वाजता मला जागे करून सांगितले मला बाहेर जावायचे आहे दिवा ठेवण्यास सांग असे म्हणून पायात जोडा घातला माझ्या हातात दिवा होता तोच घेऊन मी पुढे झाले व दिवा ठेवून खाली गेले व चुलीवरचे ऊन पाणी आणून वर, वर, वर मोरीवर चूळ भरून टाकण्यास ठेवले स्वतः चूळ भरून टाकली व तसेच येऊन बिछण्यावर पडणे झाले आणि मला म्हटले अजून माझ्या प्रकृतीला बरे वाटत नाही असे वाटते कालपासून पोट बिघडल्याचा मला संशय वाटतच होता त्याप्रमाणेच झाले असे म्हटल्यावर मी माणसांना उठवून शेकण्याकरता आदनाचे पाणी रबराचे पिशवीत भरून आणा म्हणून सांगितल्याप्रमाणे त्यांनी पिशव्या भरून आणल्यावर मी स्वतः शेकीत बसले सकाळी आठ वाजे पाहतो असेच चालले होते डॉक्टर अगदी उजाडता येऊन प्रकृती पाहून त्यांनी जे औषध दिले ते हा वेळपर्यंत दोन तीन वेळ पोटात गेले होते पण बरे वाटेना म्हणून चीफ जस्टिसांना चिठ्ठी लिहिली की आजारामुळे आज मला कोर्टात येता येत नाही आणि उद्यापासून एक महिन्याची रजा पाहिजे आहे ती मंजूर व्हावी हवा खाण्यासाठी मुक्काम वांद्रा येते याप्रमाणे पत्र गेल्यावर चीफ जस्टिसांची रजा मंजूर केल्याचे उत्तर आले पुढे दोन तीन दिवसांनी प्रकृतीला जरा अधिक बरे वाटल्यावर एक महिन्याभर वांद्र्यास समुद्रकाठच्या हवेवर जावे असे डॉक्टरांचे मत पडल्यावर आम्ही वांद्र्यास रहावयास गेलो तेथे डॉक्टर रोज येत होते व औषध सुरुच होते त्यामुळे नवीन दुखण्याने अशक्तपण आलेला होता तो कमी झाला पण रात्री दहा आणि साडेदहा यांच्यामध्ये हातापायस मुंगे आल्यासारखे पण थोडे जोराने आतील शिराणा झटके येऊन व एकाएकी छातीत बांध घातल्यासारखे होई त्यामुळे दहा पंधरा मिनटे अगदी घाबरल्यासारखे होऊन चैन पडेनसे होई काहीतरी उग्र वास घेतल्यावर अगर जांबई किंवा ढेकर आल्यावर हा बाध कमी होऊन बरे वाटे व वा लागलीच झोप मग पुन्हा दुसऱ्या रात्री दहा वाजेपर्यंत या आजाराची ओळखही नसे बाकीच्या गोष्टी नित्य क्रमाने एकापुढे एक वावायच्या त्यात किंवा रोजच्या जीवनाखान्यात अंतर पडले नाही आजार बळावला रजा संपून वांद्र्याहून परत मुंबईस आल्यावर रोज कोर्टात जाणे सुरू झाले यामुळे या नवीन जडलेल्या घातूक आजाराचे आम्हाला वाटावे तितके भय वाटले नाही पण हा आजार एकोणीसशे ऑगस्टपासून जो जडला तो शेवटपर्यंत पुरला वांद्र्यास हा आजार जडल्यापासून स्वतःला मात्र या आजाराचा काही विशेष संशय आला व याचा संबंध कोणीकडे आहे हे समजून घेण्याची रात्रंदिवस विवंचना लागली दोन तीन डॉक्टर दररोज निर्णया वेळी व ते औषध देत त्यांना पुष्कवेळा असे विचारणे होईल कि मला तुम्ही औषधे देता हा, व मी ती घेत आहे पण गुण काहीच वाटत नाही चालू आजारावर तुमच्या औषधांचा परिणाम होत नाही याकरता तुम्ही दोघे तिघे एका जागी बसून व आजाराची चिकित्सा नीट करून मग औषध काय द्यावायचे ते ठरवा मन उदासीन झाले याप्रमाणे तिघांच्या मताप्रमाणे ठरविलेले औषध महिनाभर घेतले तरीही गुण वाटला नाही व वा आजाराच्या नेमलेल्या वेळेत व स्वरुपात येत किंचितही अंतर पडले नाही यामुळे स्वतःची काळजी वाढली खऱ्या शब्दात बोलावायचे म्हणजे या अधिक गोष्टीविषयी काळजी दिवसेंदिवस कमी होत चालली व त्या जागी उदासीनता येऊन बसली आधी सलीकडे या वर्षात व्यावहारिक लहान मोठ्या गोष्टीत थोडी बहुत उदासीनता होतीच आता प्रत्येक गोष्टीत अधिक दिसू लागली कोर्टाच्या कामाशिवाय इतर सर्व वेळ वाचनात चाललंच असेल पण त्यात सगळ्या वेळेसारखे लक्ष असेलच असे दिवस नव्हते कारण एकीकडे एक वाचन चालू असतानाच वृत्ती दुसऱ्याच काही विषयात घडून गेली आहे असे वाचणाऱ्या मुलाने चुकी केली तरीही यावेळी लक्षात येत नसे यावरून मला वाटे घरगुती काही गोष्टींबद्दल जवळ विचारात गेले तर म्हणावायचे संसारासंबंधी घरगुती काही गोष्टीविषयी मला विचारून उगीच त्रास देऊ नकोस ही कामे तुमची आहेत ती तुमची तुम्ही पहावीत अशाच रितीने काहीतरी उत्तर द्यावयाचे